श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ विवाह करण्याचं ठरलं आणि दूत पाठवला गेला जनकानेही काय केलेलं आहे तर त्याची पत्नी सुमेधा जी आहे ती आपल्या पतीला म्हणते की आता अयोध्यामध्ये काय पाठवा तर आमंत्रण पाठवा आणि म्हणून त्याने आमंत्रण जे आहे ते पाठवलेले आता जे आमंत्रण पाठवलेलं आहे ते प्रधाना बरोबर पाठवलेलं आहे सांगितलेलं आहे की अयोध्ये मध्ये कसं जायचं त्या काळचं आहे आणि त्यामुळे विमान कोणाजवळ आहे हो, फक्त ते रावणाजवळ आहे बाकीच्याकडे काही नाही आहे आणि म्हणून जाण्यासाठी काही कालावधी लागायला होता आणि म्हणून एक मुक्काम दोन मुक्काम तीन मुक्काम करत करत जो दूत आणि प्रधान गेलेले आहेत तर ते कुठे गेलेत तर ते अयोध्येमध्ये गेलेले पहिली वस्ती झाली दुसरी वस्ती झाली तिसरी वस्ती झाली आणि चौथ्या वस्तीमध्ये ते कुठे येऊन पोचलेत तर ते अयोध्यापुरीमध्ये येऊन पोचलेले अयोध्यापुरीमध्ये आल्यानंतर जो निरोप द्यायचा आहे तो दशरथाला निरोप दिलेला अतिशय आनंद झालेला आणि मग त्यांनी काय केलं तर जी आमंत्रण पत्रिका दिलेली होती ती कोणाजवळ पाठवलेली आहे तर वशिष्ठांकडे पाठवलेली सांगितलं की आधी तुम्ही वाचा आणि मग इकडे येऊन काय आहे ते सांगा आणि मग आता वर्णन केलंय की जो प्रधान अयोध्येपुरीमध्ये आला त्यांनी वस्ती केली कुठे कुठे वस्ती केली अयोध्या काय आहे तर जिथे युद्धच नाही ती अयोध्या आहे जिथे युद्ध नाही म्हणजे जिथे कोणतही द्वैत नाही जिथे द्वैत नाही तिथे केवळ आनंदच आहे आणि म्हणून जी नगरी मोक्ष नगरी आहे अशा मोक्ष नगरीमध्ये पहिल्या मुक्कामाला नाही न ना जाता येत मग जो प्रधान आलेला होता तो त्यांनी पहिली वस्ती कुठे केली होती तर श्रवण आणि मननपुरी मध्ये त्यांनी पहिली वस्ती केलेली होती याचा अर्थ मोक्षापर्यंत जायचं असेल तर काय साधनं करायची श्रवण केल्याशिवाय करता येईल का हो नाही करता येणार म्हणून पहिला मुक्काम कोणता होता तर श्रवणपुरीमध्ये त्यांनी पहिला मुक्काम केलेला होता दुसरा मुक्काम त्यांनी कुठे केला तर निधीसनगरीमध्ये केला ज्याचं श्रवण केलं होतं त्याचं निधीध्यासन करणं याचा अर्थ त्याच्या मागे मागे जाणं भक्तीच्या भाषेमध्ये ज्याला अनुसंधान म्हणतात ज्या तत्वाचं श्रवण केलं होतं त्या तत्वाचं अनुसंधान केलं गेलं आणि अनुसंधान म्हणजे निधीध्यासन करून तो दुसऱ्या त्या नगरीमध्ये तिथे थांबला तिसरी वस्ती कोणती होती तर ती साक्षातकाराची वस्ती होती आणि म्हणून त्या साक्षातकाराच्या वस्तीमध्ये थांबला साक्षात्कार म्हटल्याबरोबर आपल्याला असं वाटतं साक्षात काहीतरी दिसणं म्हणजे साक्षात्कार शास्त्रांनी उडवूनच दिले हो अजिबात त्याला साक्षात्कार म्हणतच नाहीत त्याला साक्षात्कार कसा म्हणतील साक्षात्कार म्हणजे साक्षात तेच होणं त्याला साक्षात्कार म्हणतात फार सुंदर दृष्टांत शास्त्रांनी दिलेला आहे हो। शास्त्र असं म्हणतं की एक शिकारी होता आणि तो शिकारी एकदा कुठे गेला तर शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला मना मधे शिकार करना मध्य मोट होता कि आप शिकार कराव एखाद सिंह ज्यादा दिवसी ग उलट घड़ी कहीं सिंहा ची शिकार नहीं सिहा शिकार उलट घी संपूर्ण तो शिकारी जो है तो शिकारी खाल इतका सुस्तावला आता दोन तास तीन तास तो सिंह स्वस्थ बसला त्या दोन तीन तासामध्ये त्या सिंहाला तो शिकारी पचला आणि तो शिकारी त्या सिंहाच्या नसानसात जाऊन बसला आणि खऱ्या अर्थाने शिकारी सिंह रूप झाला पण मी सिंह रूप झालो असं सांगायला तो शिल्लक राहायला नाही याला साक्षात्कार म्हणत साक्षात तेच होण काही दिसणं नाही साक्षात आकार दिसणं नव्हे तर ज्याचं ध्यान आहे समर्थांचं सुंदर वचन आहे जयासी जे ध्यान तयासी ते प्राप्त झान किती साधं सोपं आहे मग ध्यान कोणा करावं आपण करतो ना ध्यान पण आपलं ध्यान प्रपंच आहे सा संत सांगतात ते ध्यान वेगळं आहे म्हणून त्याचं ध्यान करावं ज्याचं या साक्षात्कार नगरीमध्ये त्याने म्हटलं तिसरी वस्ती केली आणि या वस्तीमधून जेव्हा तो गेला तेव्हा तो कोणत्या पुरीमध्ये आला तो मोक्षपुरी असणाऱ्या अयोध्ये मध्ये येतो मग जिथे कोणतंही द्वैत नाही काही नाही अत्यंत शांत आता जिथे युद्धच नाही तिथे आपलंच अंतरंग आपल्याला त्रास देईल काय मग केवळ आनंदच आहे आणि अशा या अयोध्येपुरी पर्यंत कोण आलेला आहे तर तो प्रधान येऊन पोचलेला आहे पत्रिका वैशिष्ट्यांच्या हातात गेली पत्रिका वैशिष्ट घेऊन कुठे आलेत तर आता दशरथ राजाकडे आलेले त्यांनी पत्रिका वाचली त्या पत्रिकेमध्ये जनक राजांनी निरोप पाठवलेला होता आणि आमंत्रण लिहिलेलं होतं की श्रीरामाने धनुर्वेद करून सीतेस जिंकलेले आहे आपण कृपा निधी आणि आपण कसे आहात तर आपण जर आलात तरच हा विवाह जो आहे तो विवाह संस्कार पूर्ण होईल एकनेक म्हणालात तर मला विवाह करावा लागेल पण तो विवाह संस्कार जर पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर साक्षात आपण यावं कारण हे मिलन कोणाचं आहे तर साक्षात प्रकृती आणि पुरुषाचं हे मिलन आहे या प्रकृती पुरुषाचं हे पाणी ग्रहण आहे आणि म्हणून तुम्ही या कारण आपण कोण आहात तर आपण कारणाचे कारण आहात काय सुंदर शब्द एवढं संपूर्ण विश्वाचं जे बीज मूळ विश्व मूळ जे बीज आहे ते जर साक्षात राम असेल तर त्याला निर्माण करणारे तुम्ही म्हणून या विश्वाच्या कारणाचे कारणच कोण आहात तर हे दशरथ राजे आपण आहात आणि म्हणून दशरथ अशनारे आपण आपण काय करावा, तर आपण या विवाहास यावत आणि येताना आपल्या सर्व कुटुंबासह आणि आपल्या अयोध्यापुरी वासियांच्या सह आपण कुठे यावत, तर या मिथिला नगरीमध्ये यावत असा संपूर्ण आमंत्रण दिलेलं इकडे मिथिला नगरीमध्ये विवाहाची सिद्धता सुरू झाली खजिने उघडले गेले आणि खजिने उघडल्यानंतर द्रव्याच्या राशीच्या राशी ज्या आहेत त्या सगळ्या बाहेर आलेल्या आहेत हत्ती आलेत घोडे आलेत उंट आलेत नुसतंच वैभव नाही हो सुवर्ण आणि चांदी एवढंच वैभव नाहीये धनं इतकं वैभव नाहीये मग त्या ठिकाणी गोधन आहे पशुधन आहे गज आहेत हत्ती सगळ्याच सगळं जे धनं आहे तो संपूर्ण खजिना जो आहे तो आता काय केला गेला तर तो, तो संपूर्ण बाहेर काढला गेला पालख्याच्या पालख्या त्या ठिकाणी तयार केल्या गेल्या आणि इथे सगळी विवाहाची सगळी तयारी सुरुवात झाली इकडून दशरथ राजे जे आहेत त्या आपल्या पत्नींच्या सह अयोध्यावासियांच्या सह वशिष्ठांच्या सह कुठे निघालेत आता इकडून अयोध्यावासी कुठे निघालेत तर मिथिलेमध्ये निघाले पण आता मिथिलेमध्ये जाताना दर्शन कोणाचं आहे विवाह कोणाचा आहे तर तो साक्षात रामाचा विवाह म्हणजे नारायणाचाच विवाह आहे आता नारायणाचा जर विवाह असेल तर त्या विवाहाचा आनंद काय नुसताच मिळणार आहे का, का? त्याहीसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण इतक्या चांगल्या गोष्टी बघण्यासाठी काहीतरी जीवाचं सद्भाग्य तर असलंच पाहिजे आणि ते सद्भाग्य प्राप्त होण्यासाठी जीवाला काही प्रयत्नपूर्वक केलं साधन केलं पाहिजे मा अयोध्या मयोध्यावासी जे सगले ते कसे निघाले विक नुस्ते नहीं नि हो कसे तर नाम गर्थ मुखाने नाम गर्तन गात गात, नाम करत कर नाम नमसंकीर्तन के नहीं अशा प्रकार ने नम संकीर्तन के अंतरंगा वैराग्या निर्मित या वैराग्याच्या निर्मितीचा परिणाम म्हणून अत्यंतिक भक्ती निर्माण झाली आणि म्हणून या तिन्ही गोष्टी या ठिकाणी घेऊनच सगळे अयोध्यावासी कुठे निघालेले आहेत तर ते त्या मिथिरेकडे निघालेले आहेत कशासाठी तर आत्मभेट घेण्यासाठी आत्मभेट दर्शन आत्मदर्शन घेण्यासाठी सगळे अयोध्यावासी कुठे निघालेत तर ते निघालेत विदेह नगरीमध्ये कोण आहे तर सहज स्थितीमध्ये असणारा श्रीराम आहे या विदेहस्थितीमध्ये असणाऱ्या साक्षात श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी एवढ्या गोष्टी तर जीवानी केल्याच पाहिजेत ना आणि ते घेण्यासाठी नुसतं एवढंही करून चालत नाही आणि म्हणून मग पुन्हा शास्त्र म्हणतं की काय काय पाहिजे मग आपल्यापाशी विवेक असला पाहिजे मग मुक्षत्व असलं पाहिजे मग काय असलं पाहिजे तर मूक्षत्व पाहिजे विवेक पाहिजे आणि त्याचबरोबर वैराग्यही पाहिजे क्षमाधी षटक सगळंच पाहिजे आणि मग जर खरंच रामाचं दर्शन घ्यायचं असेल की जो विदेहपुरीत आहे त्याच्यासाठी साधकानी आपला जो अधिकार आहे तो कसा वाढवला पाहिजे तो सांगताना तो विषय येतो मुमूक्षत्व म्हणजे जाणणं केव्हा येत हे इतके ते लक्षवादी लोक आहेत कि पण त्यांना नाही ना इथे यावं वाटलं का नाही यावं वाटलं याचाच अर्थ ज्याची उपासना मी करतोय त्याचं स्वरूप काय आहे हे केव्हा जाणून घ्यावं जा वाटतं हे तेव्हा जाणून घ्यावं लागतं जेव्हा जीवाच्या हातून अत्यंत शुद्ध कर्म घडतात ती शुद्ध कर्म म्हणजे कोणती तर वेदांनी सांगितल्याप्रमाणे वेदविहित निष्काम कर्म जेव्हा घडत तेव्हाच अंतरंग शुद्ध होत जोपर्यंत अंतरंग शुद्ध होत नाही तोपर्यंत शुद्ध तत्वाची ओढ लागत नाही काय जाणणार कोणाला जाणणार मुक्षप येणार कुठून उपासनाच नाही तर ज्याची उपासना करतोय तो कोण आहे मोक्षत्वच नाही आणि जेव्हा शुद्ध कर्म घडतात म्हणजे वेदविहित कर्म कर्तव्य कर्म आहे पण त्या कर्तव्य कर्मापासून एकही अपेक्षा एक नाही होतं का हो आपलं साधा मी घरी केलेला स्वयंपाक केल्यानंतर कोणी चांगलं नाही म्हटलं तर किती राग येतो आम्हाला बायकांना आम्ही लगेच भांडी आपटायला सुरुवात करतो धाणाध्याण भांडी आपटायला सुरुवातच होते पुलं गमतीने म्हणतात की बायकानी भांडी आपल्याला सुरुवात केली की लक्षात ठेवा बायका रागवलेल्या भांड्याला म्हणे जेवढा मोठा पोचा तेवढा बायकोला नवऱ्याच्या डोक्याला खोक पडल्याचा आनंद होतो गमतीचा भाग सोडा पण आपण केलेल्या कर्माची कोणी दाद दिली नाही ना की आपला अपेक्षा होतो नाही मग येणार याचा अर्थ निष्काम कर्म मला दिलेलं कर्म मी सर्व कौशल्यपणाला लावीन उत्तम करीन ते कोणी चांगलं म्हण किंवा न म्हण दखल इकडे कोणी घेतलीच जाणार नाही पण एक मात्र नक्की आहे की एवढा भाव मला पाहिजे की जेव्हा हा देह हो सोडून ज्यांनी मला इथे पाठवलेलं आहे तिथे मी जेव्हा जाईन तेव्हा मा त्यांनी माझ्या पाठीवरती थाप मारली पाहिजे की तुला जे काम दिलं होतं इकडे ते तू व्यवस्थित केलंयस बर त्या थाप आपण कधी विचारच करत नाही मी इथे लौकिकामध्ये जे केलंय ते कोणी दखल घेत आहे की नाही पण लौकिकामध्ये दखल घेणारा जो कोणी आहे तर तो इथे या माईक असल्यामुळे जो दखल घेणारा आहे तोही माईक आहे आणि ज्याची दखल घेतली जाते तेही तर आहे ना मग दखल शाश्वतानी घ्यावी डॉक्टर काका नेहमी म्हणतात अहो पैसे जेव्हा गुंतवता तेव्हा विचार करता एका बुडणाऱ्या बँकेत घालता का नहीं हलत विचार करतो, कि जी बैंक आहे, चांगली बैंक है तिथे पैसे गुंतवत मग मी गुंतवू कूठे करावी बुढ़ना बाह्या क्या आतम एक तत्व अश्वत है जे चिरंतर है जे, जे निरंतर है आदि अंतरित है शाश्वत ठिकाणी माजी भावनी गुतवण करावी आता ती गुतक तो मुख्य मग त्याचं स्वरूप कसं आहे ही जाणण्याची ज्याला इच्छा आहे ते मुमुक्ष आहे मग विवेक पाहिजे त्याच्यासाठी जरा तरी मला बुद्धी विवेक म्हणजे निवड धातू आहे निवड करणे व्यवहारामध्ये आम्ही चार भाज्या आणल्या आम्ही पालकाची जुडी आणली तोंडली आणली आणि बटाटे आणले की बायका सहज पहिल्या दिवशी पालक करतात दुसऱ्या दिवशी तोंडली आणि बटाटे आठ दिवस राहतात नक्की माहिती व्यवहारामध्ये जर आम्ही इतका विवेक करतो या धर्मका या धर्मका या धर्मका या। तर मग परमार्थामध्ये विवेक किती असला पाहिजे विवेक याचा अर्थ नेमकं शाश्वत काय अशाश्वत काय धर्म काय अधर्म काय सत्य काय आणि नशिवंत काय ह्याचा कधीतरी त्या बुद्धीने विवेक केला पाहिजे आणि तो विवेक जर असेल तरच आपल्याला त्या मोक्षाच्या नगरीपर्यंत जाता येईल जर प्रत्यक्ष रामाचं दर्शन हवं असेल किंवा रामाचं दर्शन किंवा रामाचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर ह्याच्यासाठी विवेक असलाच पाहिजे मग व्यवहारामध्ये अगदी विवेक असेल तर समर्थांनी तर सुंदरच म्हटलंय विवेक म्हणजे दुसरं काही नाही विचार करून वेळ काळ पाहून कर्तव्य आरुढून जे केलेलं कार्य आहे त्याला विवेक म्हणतात किती सोपी व्याख्या झाली विचार केलेला आहे वेळ काळ पाहिलेलं आहे कर्तव्यावर ते आरुढ झालेलं विवेक म्हणतात पण हा लौकिकच झाला मग पारमार्थिक विवेक कोणताय आचार्य म्हणतात एकच विवेक अंतरंगामध्ये बिंबवून घ्या ब्रम्ह सत्यम जगत मिथ्या जीव ब्रम्ह व नापरा ब्रह्म नावाचं एक तत्व आहे भक् ज्ञानाच्या भाषेमध्ये भक्तीच्या भाषेमध्ये परमात्मा नावाचं एक तत्व आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आणि जीवही कोण आहे तर त्याचाच अंश आहे ही जाणून केलेली कृती म्हणजे कोणती आहे तर ती भक्ती आहे मग याला विवेक म्हटलंय हा विवेक कधीतरी आपण अंजावेला अंतरंगामध्ये बिंबून घेऊ तेव्हा आपल्याला कुठे जाता येईल तर त्या रामापर्यंतचा प्रवास होईल म्हणून मुक्षत्व मुक्षणण्याची इच्छा आहे विवेक आहे वैराग्याचा दोन दिवस आपण पुष्कळ विचार केला शमदामाचाही विचार केला सगळे हे जे गुण दिलेले आहेत ते आपल्याला पुरुषार्थ वापरून एक एक आत्मसात जर केले तरच आपण पुढे जाऊ आणि आशा त्यांनी म्हटले की असा हा जो रामेह कुठे आहे तर विदेह हो नगरीमध्ये आहे सगळे अयोध्यावासी आता कुठे आलेले आहेत तर त्या वी। त्या विदेह हो नगरीमध्ये म्हणजे मिथिलाय मध्ये आलेल्या आहेत मिथिले मध्ये आल्यानंतर श्रीरामाशी संलग्नता सर्वांगाने समरस असलेली सीताजी आहे तिचा जो विवाह होता तो खऱ्या अर्थाने सुलग्न ते होत खऱ्या अर्थाने सुलग्न आहे कारण साक्षात आदी शक्ती ती आहे ज्याच्या बरोबर होणार आहे तोही अत्यंत पुरुषोत्तम असा असणारा असतो दशरथ विदेह मध्ये आले मंगलवाद्यांचा गजरानी सगळा परिसर जो आहे तो भरून गेला जनक राजा आणि त्याच्या पत्नीने सगळ्यांचं मनापासून काय केलेलंय स्वागत केलेलं आहे जनकानी जावेला वशिष्ठ ऋषींना बघितलं इतका आनंद झाला धावत गेलाय आणि विशेष वशिष्ठ ऋषींच्या चरणांना त्यांनी काय घातलीये मिठी घातलीये आणि तो म्हणतोय वशिष्ठ आपल्यासारखे श्रेष्ठ ऋषी ज्यांचे चरण आज कुठे लागलेत तर या मिथिला नगरीला लागलेले आहेत आणि म्हणून माझं कुळ जे आहे ते पवित्र झालेलं आहे माझे सगळे पितार आहेत ते कसे झालेत तृप्त झाले कि नवे नवे तर माझा पूर्ण वंश जो आहे तो आपल्या येण्याने काय झालेला आहे तर तो सनाथ झालेला आहे इतकं वशिष्ठ ऋषींचं सामर्थ्य आहे विलक्षण सामर्थ्य आहे किती सामर्थ्य आहे हो आता सांगत बसला तर आणखीन एक वेगळी कथा होईल आवडते मोह वेळ मिळाला तर आपण वशिष्ठांची कथा सांगू पण खूप सुंदर आहे वशिष्ठ कथा बघायला गेला तर विलक्षण सुंदर अशी ती कथा आहे खूप आनंद झाला जनकराजाने त्यांनी वशिष्ठांचा जो आहे तो अत्यंत सन्मान केलेला आहे जनकानी दशरथाला साक्षात आलिंगन दिलेलं आहे त्याच्याबरोबर त्याचे असणारे दोन पुत्र जे शत्रुघ्न आणि भरत हे दोघही आहेत आणि मग वशिष्ठ परिचय करून देतात विश्वामित्रानी राम आणि लक्ष्मणांचा परिचय करून दिलेला होता आता वशिष्ठ म्हणतायत हे दोघेही कोण आहेत तर हे दोघेही जनकाचे पुत्रच आहेत हा भरत जो आहे तो कोण आहे तो हो रामाच सापिंडे आहे कारण कौशल्य यांनी आपला जो वाटा दिलेला होता आणि त्यामुळे तो रामाचा सपिंड असा असणारा तो दिसायला कसाच आहे तर तो रामरूपच दिसणार आहे आणि हा शत्रुघ्न जो आहे हा सौमित्राचा सापिंड्य त्याचा अर्धा भाग असल्यामुळे हा कुणासारखा दिसतोय तर हा लक्ष्मणासारखा दिसतोय आणि म्हणून लक्ष्मण आणि शत्रुघ्न जे आहेत ते दिसायला सारखे आहेत राम आणि भरत जे आहेत ते सारखे आहेत फक्त रंगामध्ये वर्णामध्ये करत आहे परिचय करून दिलेला आहे आणि नाव काय आहेत चारी भावंड जे आहेत ते आता अत्यंत एकत्र भेटलेली आहेत आणि मग त्या ठिकाणी जनक म्हणतोय की एका माझ्या कन्येचा विवाह ठरला पण माझी इच्छा अशी आहे की दुसरी माझी कन्या आहे तीही मी कोणाला द्यावी तर दशरथा तुझ्याच पुत्राला द्यावी आणि मग तो म्हणतोय की माझा काय आहे ते कनिष्ठ बंधू आहे ज्याचं नाव कुशध्वज आहे त्यालाही दोन रूपवती कन्या आहेत आणि त्याही दोन्ही मी कुणाला देतो तो तुझ्याच पुत्राला देतो दशरथांनी संमती दिलेली आहे वशिष्ठ तिथे होते विश्वामित्र होते सगळ्यांनी तर संमती दिली आणि त्यानंतर त्यांनी त्याची जी उर्मिला ही कन्या आहे ती लक्ष्मणाला दिलेली आहे श्रुतकीर्ती आणि मांडवी ज्या त्याही कोणाला दिलेले त्या दोन्ही भावंडांचा आणि चौघांचे विवाह आता त्या ठिकाणी ठरले विवाहाची तारीख ठरली आणि मग जनक जनकराजांनी आता सांगायला सुरुवात केली की रामा तुझ कुळ तर मला माहिती आहे कारण तो सगळा परिचय मला कोणी दिलेला आहे तर विश्वामित्रांनी दिलेला आहे पण माझ्याही कुळाची काय माहिती आहे ती मी तुला सांगतो आणि मग कथा सांगायला सुरुवात केली जनकानी माझं स्वतःच कुळ कोणतं आहे मी निमीवंशाचा आहे हा निमीवंश कोण आहे तर इक्ष्वाकूचा पुत्र असणारा निमी या निमीने एक दिवस संकल्प केला तो संकल्प केला होता कोणता की एक फार मोठा यज्ञ करावा मनामध्ये संकल्प झाला की यज्ञ करावा आणि दुसरा संकल्प झाला की या यजमान पद कोणाला द्यावं तर ते वशिष्ठांना द्यावं वशिष्ठांना आमंत्रण पाठवलं निरोप पाठवला की मी संकल्प केलेला आहे या या काळामध्ये मला यज्ञ करायचा आहे आणि त्यावेळेला आपण त्याचं पौरोहित्य करावं आणि पूर्ण त्याची जबाबदारी घेऊन ते करावं असं माझी इच्छा आहे वशिष्ठांनी उलट निरोप पाठवला ते म्हणत की अरे जो काळ तू मला दिलेला आहेस त्या काळामध्ये आधीच मी एक यज्ञकर्म करत आहे मला कर्म करायचं नाही असं नाही तू काही काळ थांबायला तयार असेल तर ते यज्ञकर्म मी पूर्ण करतो आणि मग मी तुझ्या यज्ञासाठी येतो अन्यथा जर तुला त्याच काळात करायचं असेल तर मला येणं अवघड आहे अत्यंत नम्रतेने वशिष्ठांनी निरोप पाठवलेला होता पण निमीला मात्र मा ते चाललं नाही निमीला अत्यंत संताप आला आणि संताप आल्यानंतर निमीनी काय केलंय हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि संतापून त्यांच्या बुखातून शब्द बाहेर पडले की वशिष्ठ येत नाही म्हणतायत मग काय व्हावा तर यांचा देहच पडावा इतका क्रोधाच्या आहारी गेलेला माणूस जिथे विवेक नसतो तेव्हा क्रोधाच्या आहारी गेल्यानंतर कोणताच विवेक शिल्लक राहत नाही निमीच्या मुखातून जाणू शापवाणी बाहेर पडली पण त्या शापवाणीचा काहीच परिणाम झाला नाही शापवाणीचा परिणाम वशिष्ठांवरती काही झाला नाही तो नेमका उलटा झाला आणि उलटा होऊन निमीचा देहला आता निमीचा देह पडल्यानंतर यज्ञकर्माची सगळी तयारी झाली होती ते यज्ञकर्म पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून तो पूर्णही झाला आणि म्हणून त्या देहाचं जे शेवटचं कर्म आहे ते काही केलं नव्हतं म्हणून तो देह कुठे ठेवला गेला तर सुगंधी तेला मध्ये असतो तो, तो सगळा पूर्ण केला गेला यज्ञ प्राप्तीचे यज्ञ पूर्ण दुसऱ्या पुरोहितांकडून तो करून घेला गेला, गेला। आणि मग त्यानंतर काही ऋषी तिथे आलेच आणि आता त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली मंत्राचं कारण काय होतं तर निमीला आता पुन्हा जिवंत करावं आणि जिवंत केल्यानंतर ह्यांनी काय करावं तर राजाची जबाबदारी घ्यावी पण देह नसताना सुद्धा देहाशिवाय मी असतो याची अनुभूती त्यालाच येते ज्याना मुक्का बक्का बुद्धीचा निर्णय आहे की देहाशिवाय माझ काही अडत नाही देहाशिवाय तेल जे ते देह तेलामध्ये राहिला आणि त्यावेळेला निमीला साक्षात अनुभूती आली की देह जरी नाही माझा तो देह पडलेला आहे जड झालेला आहे तरी आतमध्ये असणारं ज्ञान तत्व मात्र शिल्लकच होतं आणि त्या ज्ञान तत्वाच्या सहाय्याने सगळ्या इंद्रियांची जी काही कार्य होती ती सूक्ष्म रूपाने चालतच होती निमी म्हणतोय ऋषींना कशासाठी या देहाला आता जिवंत करण्याचा प्रयत्न करताय देहा शिवाय सुद्धा मी आहे मला हे मला पटलेलं आहे आता मला देहाचं बंधनच नकोय मला देहाच्या शिवाय सुद्धा भगवत दर्शन घेता येतं आणि त्यामुळे आता पुन्हा देह काही मला देऊ नका ऋषी म्हणता येत नाही राजा जर सिंहासनावरती नसेल तर राज्यामध्ये मा अराजकता माजते असं जाणणार नाही पण निनी मात्र पुन्हा तो देह जो आहे तो घेण्यास नाकारलं त्यावेळेला ऋषीनी काय केलं असेल तर त्याच्या बाहूंचं मंथन केलं गेलं आणि बाहूंचं मंथन करून एक पुत्र निर्माण केला अलौकिक असा त्याचा जन्म म्हणून जनक असं त्याचं नाव पडलं मंथन करून त्याला निर्माण केलं गेलं म्हणून दुसरं नाव त्यांना मिळालं ते म्हणजे मिथिलेश आणि त्याचबरोबर त्याची वृत्ती कशी आहे अत्यंत अनासक्त वृत्ती आहे विलक्षण वैराग्य आहे आणि वैराग्य असल्यामुळे देहाविषयी त्याला प्रेमच नाही देहाशिवाय मी आहे हा त्याचा निर्णय होताच म्हणून वृत्ती कशी होती तर विदेह स्थिती मधलीच होती म्हणून विदेह अशी अनेक नावं त्याला मिळाली आणि असा हा राजा कोण आहे तर जनक राजा आहे काय वैभव आहे त्याचं शुकमुनींसारखे मुनी त्याच्याकडे ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलेले ग्रहस्थाश्रमी आहेत राजा आहे पण ह्याच्या अंतरंगामध्ये यातलं काहीही नाही मग सर्वांच्या मताने किंवा सर्वांनी मता कि कौल दिला आणि त्याप्रमाणे वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्या अज्ञेने काय झालेलं आहे तर हा विवाहाचा चारी बालकांचा विवाह करण्याचा संकल्प झाला संमती मिळाली देव देवक आणि देव का बसल्यानंतर काय होते वैभव वर्णन केलं नाथाने इतकं सुंदर वर्णन केले. नाथ म्हणतायत काय केलं की ज्या वेला संपूर्ण तो विवाहाचा मंडप घातला गेला तर चारी वेदांचे म्हणजे इतकं वैभव पूर्ण असा विवाह जो आहे तो संपूर्ण विवाहची तयारी केली गेली सगळ्या देवदेवतांना आवाहन केलं गेलं गोदान जे आहे ते नुसतं नाही गायींची शिंग जी आहे ती सुवर्णाने म्हणली गेली त्यांना रशिमाची वस्त्र घातली गेली आणि अशा गायी ज्या आहेत त्या गायींचं दान केलं गेलं चारही जाव्यांचा सत्कार जो आहे ह्या जनक राजांनी केलेला आहे श्रीरामांचं केवण केलेलं आहे उत्तम वस्त्र आणि अलंकार त्यांना दिलेले वशिष्ठांना बोलवलेलं आहे यागची यागाची प्रतिष्ठा केलेली आहे विवाहाच्या आधी पूजन केलं गेलं सीमांत पूजन का करावं कारण आश्रम बदलला आश्रम बदलल्यानंतर आता जो पहिला आश्रम आहे ब्रह्मचार्यश्रम आहे तो संपवायचा त्याचा अंत झाल्यानंतर दुसरा आश्रम सुरू करायचा म्हणून सीमांत पूजन सीमांत पूजन सीमांत दुसरा अर्थ भांग आहे आपल्याकडे सिंदूर पूजन म्हटलं जातं काही ठिकाणी सीमांत म्हणजे भांग त्या भांगेमध्ये सिंदूर भरणं त्यालाही सीमांत पूजन म्हणतात हा संपूर्ण सीमांत पूजनाचा जो विधी आहे तो विधी त्या ठिकाणी केला गेला ऋषींचं पूजन केलं गेलं वशिष्ठांनी जनकांना सांगितलं की जेवढे ऋषी आहेत त्यांचं पूजन करा आणि म्हणून वशिष्ठांचं थान पूजन केलं गेलं विश्वामित्रांचं पूजन केलं गेलं वामदेव त्या ठिकाणी आलेले आहेत कश्यप ऋषी त्या ठिकाणी आले आहेत सर्व ऋषींच पूजन जे आहे ते जनक आणि दशरथांनी पूजन केलेलं आहे जनकाची पत्नी सुमेधा जी आहे तिने काय केलं आहे तर जावे यांचं जे पाय आहेत ते पायधुन सगळे जे उपचार शास्त्र शुद्ध जसे विवाहामध्ये सांगितलेले आहेत ते केलेले आहेत श्रीरामांच्या चरणांचं पूजन जे आहे ते सुमेधांनी केलेलं भोजन जे आहे उत्तम प्रकारचं भोजन काय नाथांनी तर त्याचं इतकं बहारदा वर्णन केलंय मग त्या ठिकाणी काय नाहीत त्या ठिकाणी मांडे आहेत मग मांड्यांचं जेवण त्या ठिकाणी आहे अनेक प्रकारच्या मिठाया त्या ठिकाणी आहेत अनेक प्रकारचे लाडू आहेत काय नाही असं नाही सर्व प्रकारचं जे उत्तमात उत्तम जेवण जे आहे ते केलेले आहेत सुतार त्या ठिकाणी आहेत आंब्याचे वडे त्या ठिकाणी आहेत कानवले त्या ठिकाणी आहेत सगळे पकवान त्या ठिकाणी आहेत आणि उत्तम जेवण जे आहे ते सगळं दिलेलं आहे भोजनानंतर तांबूल दिलेलं आहे हे सगळं केल्यानंतर विवाहाच्या दिवशी जावेला वेळेला सीतेला आणलेलं आहे तेव्हा तिला कोणतं वस्त्र दिलंय नाथ महाराज वर्णन करतात तिला चिदंबर वस्त्रच दिले चित म्हणजे ज्ञान अंबर म्हणजे आकाश आकाश जितकं व्यापक आहे असं तिचं वस्त्र आहे की अत्यंत पारदर्शक शुभ्र आणि ज्ञानाचं स्वरूप असण असणार ते वस्त्र तिला दिलंय अनेक प्रकारचे अलंकार तिच्यावरती घातलेले आहेत आणि अशी ती जी आहे त्यांचा तो विवाह जो तो विवाह पार पाडला सीता आणि राम जो आहे श्रीराम आणि सीता यांचा विवाह झाला उर्मिला आणि लक्ष्मण जो आहे त्यांचा विवाह झाला भरत आणि मांडवी यांचा विवाह त्या ठिकाणी झाला शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांचा विवाह झाला ज्या या चारही भावंडांचे विवाह झाले त्यावेळेला पुनश उल्लेख येतो तो म्हणजे कोणता तर पुष्पवृष्टी झाली म्हणून सर्व देवदेवतांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केली आहे गंधर्वानी गीतं गायलेली आहेत सरगामधून काही अप्सरा बोलवल्या गेल्या ज्या अप्सरांनी सुंदर नृत्य केलेलं आहे म्हणून संगीत आहे नृत्य आहे अतिशय आनंदाने हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो विवाह सोहळा पूर्ण केला गेला आणि मग या ठिकाणी वशिष्ठ म्हणतायत अरे या तुझ्या ज्या चार सुना आहेत या सुना कशा आहेत या चारी सुना म्हणजे जणू चार मुक्तीच आहेत ही श्रुतकीर्ती आहे ना ही श्रुतकीर्ती म्हणजे साक्षात सलोकता आहे मांडवी जी आहे ती साक्षात समीपता आहे ती स्वरूपता आहे आणि सीताजी आहे ना ती सायोजता आहे आपण नेहमी म्हणतो की मुक्ती कोणती मुक्ती असावी की मुक्ती मला मिळाली पाहिजे आणि मग चारही मुक्तींचा संपूर्ण विचार येतो मग चार मुक्ती म्हणजे कोणत्या मग सलोकता मुक्ती सलोकता मुक्ती कशाला मिळतात जर जीवनाचं ध्येय ठरलेलं असेल तर ते ध्येयपूरी पूर्ती त्या ध्येयपूर्तीसाठी ज्यांच्या संगतीमध्ये राहणं त्याला सलोकता मुक्ती म्हणतात जर एखाद्याला उत्तम गायक व्हायचं असेल तर त्यांनी कोणाच्या संगतीत राहिलं पाहिजे गायकांच्या संगतीत राहिलं पाहिजे उत्तम चित्रकार व्हायचे कोणाच्या संगतीत राहिलं पाहिजे चित्रकारांच्या संगतीत राहिलं पाहिजे जीवनाचं ध्येय ठरलं की त्याला अनुकूल असणाऱ्या संगतीमध्ये जेव्हा राहिलं जातं तेव्हा त्याला सलोकतामुक्ती म्हणतात त्यानंतर येणारी ती समीपतामुक्ती समीपतामुक्ती याचा अर्थ समीप म्हणजे जवळ असणे आता परमेश्वराचा जर प्राप्तीसाठी या मुक्तींचा प्रवास असेल तर ह्या मुक्ती सूक्ष्म सूक्ष्म तर होत जाणाऱ्या मुक्ती आहेत म्हणून समीपता म्हणजे अत्यंत जवळ असणे स्वरूपता याचा अर्थ ते रूपच प्राप्त होणे आता जेव्हा ते रूप प्राप्त होतं तेव्हा ते रूप प्राप्त झाले असं कळत नाही कारण आत्ताच आपण बघितलं जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा ज्याला साक्षात्कार झालाय त्याला मला साक्षात्कार झालाय असं सांगता येतं का आणि जर सांगत असेल तर तो खरा साक्षात असेल का असेल का मला साक्षात्कार झाला असं सांगण्यासाठी जर मी शिल्लक असेल अहो तुर्यावस्थेमध्ये समा साधनेला बसलेला असताना सबर्थ म्हणत आहेत सहा आणि मी सहा आणि मी हा जर चौथा देह जाणणारी जरी वृत्ती शिल्लक असेल तरी सुद्धा द्वैतामध्येच आहे तोही प्रांत ओलांडून सूक्ष्मामध्येच गेलं पाहिजे मग जर चौथा देह हो ओलांडायचा आहे तर तिसऱ्या देहामध्ये दे असणारी जी स्वरूपता मुक्ती आहे याचा अर्थ तेच रूप प्राप्त होणे भागवतामध्ये उल्लेख येतो बघा ते जय आणि विजय कसे दिसत होते तर ते श्रीहरी सारखेच दिसत होते का दिसत होते कारण इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली ज्याची भक्ती करतो शास्त्र असं म्हणतो तपा त्यानंतर काही काळ जर भक्ती गेली तर हळूहळू जो भक्त आहे त्याच्या बहिरंगाचं रूप सुद्धा बदलत आणि ज्याच ध्यान करतो तसं रूप प्राप्त व्हायला लागत याचा अर्थ आपलं रूप बदलले हे कळत नाही ते दुसऱ्यानं कळत असत पण ते बदलतं त्याला स्वरूपता मुक्ती आणि सायोज्यता मुक्ती याचा अर्थ जीव आणि शिव हे दोन्ही एकरूपच होणं आणि या चारही मुक्ती कशासाठी आहेत तर परमेश्वराच्या दर्शनासाठी रामदर्शनासाठी आवश्यकच आहेत आता या कशा हो या कशा सूक्ष्म होत गेल्या शास्त्र असं म्हणत त्यातली सलोकता मुक्ती आहे याचा अर्थ त्या लोकांमध्ये जायचं असेल कशाच्या साह्यानी जाणार आपण आता गायकानी गायकांच्या संगतीमध्ये जायचं किंवा मा जर मला परमार्थामध्ये यायचं असेल मला रामाचं दर्शन करून घ्यायचं असेल तर मी कोणाच्या संगतीत यावं सत्संगती यावं असं सत्संगतीमध्ये कशाने निर्विवाद सत्य मला देहानी चाललं पाहिजे म्हणजे सलोकता मुक्ती ही कोणत्या देहाची आहे तर ही स्थूल देहाची मुक्ती आहे त्यानंतर म्हटलंय समीपता जी आहे जवळ राहणं मला भले राम आवडतो हो मला राम खूप आवडतो मला दिवसभर त्या रामाच्या बाजूला बसायला आवडतं पण मी त्या रामाच्या बाजूला बसले तर माझा व्यवहारातली कर्म होणार आहेत का जेवणासाठी तरी मला तिथून बाजूला उठून आत गेलं पाहिजे की नाही याचा अर्थ समीपता ही मुक्ती स्थूल देहानी करण्याची नाहीच आहे ती सूक्ष्म देहाची आहे आणि म्हणून स्थूल देहापेक्षा ती सूक्ष्म आहे पण अंतःकरणाने मला रामाजवळ राहणं शक्य आहे किंवा नाही माझे शरीर इथून उठून गेलं मी पानावरती बसले पण मनाने म्हणू शक्य की नाही अरे रामा तुझा प्रसाद मी ग्रहण करणार आहे तेव्हा तू ये ना तूच माझ्या अंतरंगामध्ये आहे आता एक एक घास घेते आणि तुलाच भर मनाने म्हणणं मन शक्य आहे की नाही याचा अर्थ समीपता हि सूक्ष्मी मुक्ति है, है स्वरूपता जी है ती कारण देहा है कारण कारण देहा मधे सर्व इंद्रिय आत्मस्वरूपा लीन होता ज्यादा सर्व इंद्रीय आत्मस्वरूप लीन होता त्या कोणताही बहिरंगाचा विषय नाही तरी सुद्धा आत्मा अत्यंत आनंद स्वरूप तो चिद्रूप आहे सदरूप आहे चिदरूप आहे आनंद रूप आहे आणि म्हणून गाड झोपेमध्ये विलक्षण सुखाची अनुभूती येते पण जेव्हा झोपलेलो आहोत तेव्हा मी झोपलेलो असताना मला सुखाची अनुभूती आहे पण ती मी घेतो आहे याची जाणीव नाही कारण अज्ञानिका होईना सर्व आत्मस्वरूपामध्ये लीन झाल्यानंतर आत्मरूपच झाले आता गाड झोपेतली हो स्थिती ज्या वेळेला मला जागृतीमध्ये येईल तेव्हा त्याला समाधी स्थिती म्हणतात आता लक्षातील समाधी स्थितीमध्ये काय अंतरंगाची स्थिती असली पाहिजे पण ह्या स्वरूपामध्ये स्वरूप मुक्ती जी आहे तिथे आनंदाची अनुभूती आहे पण ती अज्ञाना आहे आणि म्हणून त्याला काय म्हंटलेलं आहे की तो कारण देह आहे म्हणून तिथे गाढ अज्ञान आहे ते ईश्वराच्या जीव अत्यंत भोग भोगून भोगून भोगून इतका थपतो तेव्हा त्याला ते निर्विषय आनंदाची प्राप्ती पाहिजे असते आणि ती निर्विषय आनंदाची प्राप्ती त्याला कुठे होते तर ती त्याला सुशुक्ती ती जरा आपल्यावरती प्रयोग करू आपण मला पाहिजे तेव्हा झोपायचा प्रयत्न करूया येते का हो झोप गादी आणता येईल आपल्याला पण झोप आणता येईल का याचा अर्थ सुखाची साधन आपल्याला मांडता येतील पण सुख सा मिळेल असं सांगता येत नाही म्हणून ज्या वेळेला जीव गाठ झोपेमध्ये सुशुक्तीमध्ये आहे तेव्हा आनंदाची अनुभूती आहे पण ती आनंदाची अनुभूती आहे याच अज्ञान आहे म्हणून त्याला कारण म्हणतात पण कारणदेहामध्ये कोणती मुक्ती आहे स्वरूपमुक्ती आहे कारण तो जीव स्वस्वरूपाला प्राप्त झालाय म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त झालाय सुखाला प्राप्त झालाय पण त्याचा तपशील देता येत नाही माऊलींची सुंदर उभी माऊली म्हणतात किंभवना होय सोये जीव आत्मयासी लाहेे काय होय तया नाव सुख तपशील देता येत नाही काय होत अनुभव येईल का अनुभव घेता सांगता येणारच नाही कारण तो बोलण्याचा विषयच नाही म्हणून तिसरी मुक्ती जी आहे ती कारण देहाची आहे आणि चौथी जी आहे सहा अहम सहा अहम जीव आणि शिव या दोन्ही सायुज्य युजा म्हणजे एक होणे हे दोन्ही जेव्हा एक केलं जातं तेव्हा तो देह कोणता आहे तर तो, तो महाकारण आहे म्हणून चार मुक्ती चार देहाशी निगडित आहेत एक एक देह जस ओलांडत जाऊ तस तशी मुक्ती जी आहे ती सूक्ष्म सूक्ष्म होत सूक्ष्म होत येणाऱ्या या मुक्ती आहेत आणि म्हणून सांगतात वर्णन करून सांगतात की अरे दशरथा तुझ्या ह्या चारही सुना कशा आहेत तर त्या जणू चार मुक्ती आहेत विवाह झाला विवाहाच्या वेळेचा एक विधी आहे चार वधून बंधूंनी बन, काय केलेलं आहे जे वर आहेत त्यांनी आपल्या वधूंना कडेवरती घेतलेलं आहे आपल्याकडे मामा कडेवरती फिरतो तिकडे उल्लेख आहे की त्या वधूंना वदु, वर जे आहेत त्यांनी कडेवरती घेतलेला आहे आणि विवाह सोहळा उत्तम पार पडला वधू वरांना उत्तम वस्त्र दिलेले आहेत अलंकार दिलेले आहेत आणि आता परतायचं त्या काळामध्ये आणखीन एक विधी होता आणि तो विधी कोणता होता तर तो धेंडा नाचवणं असा विधी होता वशी वशिष्ठ म्हणत आहेत की अरे दशरथा तुझ्या चारही पुत्रांचे विवाह झाले आपल्याकडे करतो बघा आपण कधी कधी काय ते म्हणतात ना कोणी पूजा करतं किंवा कोणी देवळामध्ये जातं किंवा ते मशाली आणून नाचवतात प्रत्येकाकडे जो कुलाचार जसा असतो त्या त्याप्रमाणे त्या एक एक विधी केले जातात वशिष्ठ म्हणतात की आपले दशथा तुझ्याकडे कोणती पद्धत असेल तर धेंडा नाचवणे हा विधी करायचा आहे आणि तो विधी आपण कधी करूया रामाने तेवढे शब्द ऐकले आणि राम काय म्हणतोय की धेंडा नाचवणं हा विधी आता करायचाच नाही धेंडा नाचवणं हा विधी आपण करायचा नाही आणि असं म्हणून सगळं जे वराड आहे ते वराड कुठे परतायला निघालं तर ते अयोध्येच्या दिशेने परतायला निघालं पण त्या विवाहामध्ये काय घडलं तर परशुरामांचं जे धनुष्य आहे ते मोडलं गेलं एवढं परशुरामांना कळलं आणि परशुरामानं अत्यंत क्रोध आला क्रोध आल्यानंतर संतापलेत ते आणि संतापल्यानंतर त्या कोणत्या दिशेने आलेत तर ते रामाच्या दिशेने ज्या ठिकाणी तो विवाह होता त्या दिशेने ते, दिशे ते संतापाने आले आता पुढे काय होणार हे वशिष्ठांनी जाणलंच वराड जे आहे ते मोठं कार्य आता करायचंय वशिष्ठ म्हणतायत अरे रामा आता हे वराड निघालेलं आहे आणि वराळ जेव्हा निघालय तेव्हा आपल्याला मोठ फार मोठं प्रचंड कार्य करायचं आहे अयोध्येमध्ये गेल्यानंतर काय करायचंय तर वनामध्ये जायचंय वनामध्ये गेल्यानंतर अनेक राक्षसांचं काय करायचंय तर त्यांना मुक्ती द्यायची त्याचबरोबर लंकेमध्ये जायचंय लंकेमध्ये गेल्यानंतर सीता जी आहे त्या सीतेशी खरं लग्न तिथे होईल ज्या वेळेला सीतेची सुटका होईल तेव्हा तो खरा विवाह संपन्न होईल आणि त्याच वेळेला विवाहाचा रणधेंडा जो आहे तो त्यावेळेला तिथे नाचवला जाईल म्हणून आत्ता कोणताही रणधेंड्याचा जो आहे तर तो काही विवाह तो सोहळा या ठिकाणी करायचा नाही राक्षसांच्या शिरांची ओवाळणी जावेला वेळेला केली जाईल त्याच वेळेला देवांना खरी मुक्तता मिळेल आणि देवांना ज्या वेळेला मुक्तता मिळेल त्यांची बंधनं जावेला, जावेला सुटली जातील तेव्हा आपल्याला धेंड्याचा उत्सव साजरा करायचा रामानं काय वशिष्ठांनी सांगितलं होतं ते सर्व काही कळलं जानकीसह चौघी बहिणी च पाणी ग्रहण झालं आणि राजा दशरथ आपल्या सोनांच्या सह पुत्रासह आता निघालेला आहे वाटेतून निघाल्या बरोबर जेव्हा विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना घेऊन गे गेले तेव्हा सगळे शुभशकुन शकून झाले आणि ज्या जनक दशरथ राजे निघालेत आपल्या राणी बरोबर चारही पुत्र आणि चारही सोनांना घेऊन तेव्हा सगळे अपशकून व्हायला लागले एकही शुभ नाही पहिला पहला अपशकुन को बर। वायस जे है ना मोरू पिसे टाका सर्प आंगूस युद्ध कोल्ह की को सुरू पक्ष करकर सुरू सग बगित बरबर ये सग कसल सूचक हो युद्ध होना चूचक होता दशरथाला अत्यंत काल चिंता वाटली आणि दशरथांनी आपली चिंता जी आहे ती कोणापुढे व्यक्त केली तर वशिष्ठांकडे व्यक्त केली वैशिष्ट्य म्हणतात हे राजन काळजी करू नकोस युद्ध होणार आहे निश्चित आहे कल्पना आहे वशिष्ठांना वशिष्ठ म्हणतात युद्ध होणार आहे निश्चित आहे पण तू लक्षात ठेव तुझा अत्यंत पराक्रमी असा असणारा पुत्र तुझ्या बरोबर आहे त्याचं सामर्थ्य वेगळं आहे आणि म्हणून कितीही विघ्न आली तरी ती विघ्न कशी होणार आहेत तर ती सगळी विघ्न आपल्याला कोणतीही त्रास देणार नाहीत ती विघ्न विन्मुख भी होऊन जातील म्हणून त्या विघ्नांची तू काळजी करू नकोस एवढं म्हटल्यानंतर जरा दशरथाला दिलासा वाटला त्याच <coughs> वेळासमोर कोण आलेले आहेत तर परशुरामांचं आगमन झालेलं आहे परशुरामांना बघितलं आणि दशरथांना अतिशय आनंद झाला साष्टांग लोटांगणच घातलो लोटांगण घातल्यानंतर परशुरामानी मात्र त्या लोटांगणाकडे पाहिलंच नाही संतापले होते क्रोधाच्या आहारी गेलेले होते आणि म्हणून त्यांनी आपला मोर्चा कोणाच्या दिशेने वळवला तर तो श्रीरामाच्या दिशेनेच वळवला दोन राम आहेत एक रामचंद्र असणारा आणि दुसरा भार्गव राम आहे एक अत्यंत रागावलेला आहे एक अत्यंत शांत आहे दोघे समोरासमोर आले आत्मबोधाने दोघेही एकच आहेत पण शरीराने मात्र दोघे भिन्न आहेत दोघही अत्यंत शूर आहेत आणि समोर असे ते एकाच्या समोर आले आणि परशुरामानी आल्याबरोबर प्रभू रामाला काय केलंय हे युद्धाचं आव्हान दिले आता क्षत्रिय आहे युद्धाचं आव्हान दिल्यानंतर स्वीकारणं हे कर्तव्य आहे मनामधून ते स्वीकारायचं नाही पण रामाना त्यांच्या मनाविरुद्ध का विना काय करावं लागलं तर ते स्वीकारावंच लागलं आणि परशुरामांनी रामांच्या सह युद्ध सुरू केलं युद्ध सुरू केल्यानंतर यांनी एक एक एक, एक, आपली अस्त्र काढली शस्त्र काढली बाणा बाणावर बाण त्यांनी सोडायला सुरुवात केली रामाचा पवित्रा कोनता होता तर ज्या जे काही बाण येतील शस्त्र येतील त्यातून स्वतःला फक्त वाचवणं एकही बाण रामाने आपण सोडलेलाच नाही बराच काळ अशा प्रकारचे युद्ध झालं सगळे जी शस्त्र आहेत ती सगळी निरुपयोगी ठरली आणि मग मात्र परशुराम आणखीनच क्रोधित झाले क्रोधित झाल्यानंतर त्यांनी दिव्यास्त्र सोडली पण ती दिव्यास्त्र सुद्धा निरुपयोगी ठरली शेवटी रेणुक यांनी त्यांना दोन अस्त्र दिलेली होती ज्याचं नाव काली आणि कराळी होती या दोन काली आणि कराळी ही दोन अस्त्र त्याने काढली आणि ती रामाच्या दिशेने सोडली पण ती सोडल्यानंतर साक्षात ती दोन्ही अस्त्र जी आहेत ती अस्त्रांचा काही उपयोगच झाला नाही त्या अस्त्रांनीच रामानं ओवाळलं आणि ती सही अस्त्र कुठे गेली तर रामाच्या भात्यात जाऊन पडली आता मात्र परशुराम चिडले त्यांनी रामाची निर्भत्सना करायला सुरुवात केली ते म्हणत आहेत की असं म्हटलं जातं की तू अत्यंत पराक्रमी आहेस तू क्षत्रिय आहेस पण इतका वेळ युद्ध चालतं करतोय मला असं कळलं की तू फक्त निवारण करणं जाणतोस पण तुला प्रेरण करताच येत नाही तुझ्या धनुष्याला बाण लावणं हे तुला येतं का प्रेरण कसं करायचं हे तू जाणतच नाही त्यामुळे तुला माना क्षत्रिय मानायला किंवा तुला पराक्रमी मानायला मी तयारच नाही तू काय करतो युद्धाला तयार हो अत्यंत नम्रपणे राम म्हणतोय ज्यांच्याकडे मी युद्ध कला शिकलेलो आहे त्यांनी मला काही सिद्धांत शिकवले तो सिद्धांत कोणता असेल तर गायी आणि ब्राह्मण यांच्या विरुद्ध आपण शस्त्र वापरायचं नाही त्यामुळे आपण तर ब्राह्मण अत्यंत श्रेष्ठ तुमच्या समोर मी माझं शस्त्र कसं वापरू हे ऐकलं आणि परशुराम आणखीन चिडले परशुराम रामाला म्हणतात अरे तू शिवधनुष्याचा भंग केलास आणि म्हणूनच आता तू काय करतोय तर निर्वानिर्वी करतोयस आता माझ्या हातामध्ये विष्णू चाप आहे आणि विष्णू चाप माझ्या मुठी मध्ये आहे ते तू जर सिद्ध करून दाखवलंस तरच मी तुला पराक्रमी मानिन नाहीतर मी तुला पराक्रमी मानणार नाही आणि म्हणून त्यांनी आणखीने धनुष्य कोणाला दिलं ते विष्णू चाप रामाच्या हातामध्ये दिलं रामानी परशुरामानं वंदन केलं आणि राम म्हणतोय कि मुने आपल्याच कृपा प्रसादाने मी काय करतो तर या धनुष्यावरती आता काय लावतो तर माण लावतो आणि हे सिद्ध करतो आणि तो तो माण लावणार आणि सोडणार त्याच वेळेला तो कळी घातक आहे हे परशुरामांना कळलं त्या धनुष्याची तो दोरी ओढणार ते वैष्णव चाप कडाडणार त्या अगोदर परशुरामानी रामाच्या दिशेने उडी घेतली आणि परशुराम म्हणतात रामा अरे शिवधनुष्यात तो तू करूनच टाकलेला आहे तेव्हा आता काही कर पण हे विष्णू चाप जे आहे ना ते मात्र भंग करू नकोस ते जर भंग झालं ना तर ते योग्य नाही त्याची आवश्यकता कधी काळी लागणार आहे तुझा पराक्रम अतुलनीय आहे तू साक्षात परमात्मा आहे असे मला माहिती आहे परशुरामानी अतिशय प्रेमाने रामाला आलिंगन दिले राम म्हणतात परशुरामांना हे तुम्ही सगळं म्हणता हे कबूल आहे पण हा अमोघ बाण जो आहे तो धनुष्यावरती मी आता चढवलेला आहे आता मला तो परत घेता येणार नाही तो आता मला सोडलाच पाहिजे तो कोणत्या दिशेने सोडू मला सांग कारण आता बाण लावलेला आहे ना आता नाही मला मागे घेता येणार मग आता या बाणाचं मी काय करू तुम्ही जिथे सांगाल तिथे मी सोडतो एवढं ऐकल्यानंतर परशुराम म्हणतात मा काही करू नकोस हा बाण कुठे सोड तर माझाच अभिमान जो आहे तो, तो पूर्ण निपटवण्यासाठी तू ह्या बाणाचा वापर कर माझ जे गमनागमन आहे जीव घ्या जीव म्हणजे आपण म्हणतो जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे हे पुन्हा येणं जाणं जे माझं आहे हे जर नाहीच व्हायचं असेल तर तुझ्या कृपेशिवाय ते शक्य नाही आणि म्हणून तो बाण तू कशावरती घाल तर माझ्या अभिमानावरती घाल माझ्या देहभावावरती घाल माझी अहम आणि ममता पूर्णपणे छेडली जाईल असं काही तू या बाणाने कर ओंकाराच्या त्या अर्ध मात्रेवरती तो बाण लावला आणि तो बाण जो आहे तो बाण त्यांनी त्या अहंकाराच्या दिशेने सोडला त्या बाणाने परशुरामांचा अहम जो आहे तो पूर्ण निपटला गेला अहंकाराची बोळवण झाली आणि मग त्यांची जी कुडी आहे ती केवळ तिथे राहिली आणि स्वर्गाची गती मात्र त्यांनी ठेवली देहीचं ते विदेही असताना विदे, विदेही वि झाले या देहामध्ये असताना ते जीवनमुक्त अशा स्थितीमध्ये गेले हे सगळं बघितलं आणि स्वर्गातले देव देवतांना अतिशय आनंद झाला सगळ्यांनी पुनश्च त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केले आणि परशुराम रामाला म्हणताय अरे तू तत्वता मला जिंकलेलंच आहेस पण ते म्हणतायत की तुला एक माहितीये का की माझा देह जरी माझा असला तरी माझा आत्माराम मात्र कोण आहे तर साक्षात रामातूच आहेस त्यामुळे आता मी चाललोय खरा यान आता यानंतर मी कोणताही पराक्रम करणार नाही पण जे कार्य मी केलंय तेच कार्य तुला पुढे घेऊन जायचंय आणि आता कोणतं कार्य तुला करायचंय परशुरामांनी सांगायला सुरुवात केली परशुराम म्हणतायत धर्मरक्षणाचं कार्य तुला करायचंय लोकांचं पालन करण्याचं कार्य तुला करायचंय आणि रामातो ते व्यवस्थित कर परशुरामांनी श्रीरामाला प्रदक्षिणा घातलेली आहे आणि रामनाम घेत रामनामाचा गजर करत ते स्वस्थाने निघून गेले श्रीरामाने या धनुष्याची अभिलाषा धरली नाही आणि ते धनुष्य जे विष्णू चाप होत ते वरुणाला देऊन टाकलं आणि आता सगळे कुठे आले तो अयोध्ये मध्ये आले अयोध्ये मध्ये अतिशय आनंदी आनंद होता ही सगळी कीर्ती जी रामाची आहे ती आधीच अयोध्ये मध्ये येऊन पोचलेली होती घरोघरी आलेली होती घराघरामध्ये आनंद जो आहे तो आनंद साजरा केला गेला होता इथे काय आहे तर बालकांडाची समाप्ती आहे बालका बालकांड जो श्रवण करतो तो श्रोता अत्यंत कसा होतो तो संतुष्ट होतो पहिल्याच दिवशी आपण बघितलं बालकांडाची फलश्रुती काय आहे तर जीवाची वृत्ती अत्यंत बालकासारखी निर्विषय आणि निष्पाप होते जर अंतकर्ण वृत्ती निष्पाप व्हायची हो असेल तर काय ऐकावं बालकांड ऐकावं पुढे त्यांनी म्हणते बालकांडाचं फल कोणतं आहे तर याच बालकांडानी रामाचं चरित्र जो मनापासून ऐकतो त्याला कडकडीत वैराग्याची प्राप्ती होते आणि त्याचा परिणाम म्हणून ब्रह्मज्ञानही होतं पिंड ब्रह्मांडाचे ऐक्य करण्याची जी भूमिका आहे ती भूमिका या बालकांडामध्ये तयार होते आणि अशा बालकांडा या बालकांडाचे विषय कोणते आहेत तो उदंड शास्त्र त्याच्या विद्या कोणत्या आहेत अहिल्याच्या ज्या आहे त्या अहिल्याचा उद्धार म्हणजे काय ताटिका सुबाहू या दोघांना जे आहे त्या दोघांची मुक्ती आहे त्याचबरोबर मारीचा संपूर्ण वृत्तीचा पालट आहे शिवधनुष्याचा भंग आहे अहम रूपी रावणाचं तोंड जे आहे ते मातीमध्ये मिळून काळ कस झालेलं आहे अहम अहमछेदन कसा केलेला आहे आणि विष्णू चापा विष्णू चा त्या अहंकाराचं दमन कसं केलेलं आहे हा सगळा विषय बालकांडामध्ये येतो आणि बालकांडाची समाप्ती या ठिकाणी होते आजची आतापर्यंत सगळी केलेली सेवा जी आहे ती प्रभु रामचरणांच्या चरणी समर्पित करते आणि पुढची